आंबूशंभूची युक्ती उंदीर पकडण्यासाठी मनीमावशीनं एक युक्ती शोधून काढली एक दिवस मनी मनीमावशीनं आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्या उंदरांना बोलावले आणि म्हटले मित्रांनो मी इतके दिवस तुम्हाला खूप त्रास देत होते पण आता मला त्याचं फार वाईट वाटतंय आता तुम्ही सर्वांनी आनंदात राहावं असं मला वाटतं त्यासाठी फक्त एकच मार्ग आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही सर्वांनी एका ओळीत येऊन मला नमस्ते म्हणायचं आणि निघून जायचं बस एवढेच मनिमावशी रोज एका सिंहासनावर बसायची सगळे उंदीर एका ओळीत तिच्या समोर यायचे आणि सलाम करून निघून जायचे जो उंदीर ओळीच्या शेवटी असायचा त्याच्यावर ती घालून पकडायची बाकीच्या उंदरांना काही पत्ताच लागायचा नाही उंदराच्या या टोळीत आंबू आणि शंभू नावाचे दोन हुशार उंदीर पण होते त्यांच्या लक्षात आलं की उंदरांची संख्या कमी कमी होत चालली आहे दोघांनी मिळून एक बे ताखला आंबूनं रांगेत पहिल्या जागेवर उभं राहायचं आणि शंभूनं रांगेत शेवटच्या जागी जायचं असं त्यांनी ठरवलं सगळ्यात पुढे असलेल्या अंबूनं मागे वळून मोठ्या आवाजात विचारलं शंभू तू कुठं आहेस शंभूनं लगेच उत्तर दिलं अंबू मी इथेच आहे अशा प्रकारे ते चालताना एकमेकांना हाका मारत जाऊ लागले मनीमावशीला त्या दिवशी काहीच करता आलं नाही तिनं जर रांगेतला शेवटचा उंदीर पकडला असता तर तिचा डाव सगळ्यांना कळला असता त्या दिवशी मांजरी उपाशीच राहिली तिला झोपही आली नाही मांजरीनं विचार केला आजचा प्रकार चुकून झाला असेल उद्या मात्र काही झालं तरी शेवटचा उंदीर पकडणारच दुसऱ्या दिवशी शंभू रांगेत सर्वात पुढे उभा राहिला आणि अंबू रांगेच्या शेवटी एकमेकांना हाका मारत ते रांगेत चालत राहिले त्या दिवशी पण तिला उंदीर पकडता आलाच नाही आणखी एक दिवस वाट पाहूया असा विचार करून मनीमावशीनं आपला राग आवरला त्या रात्री अंबू आणि शंभूनं आपल्या सगळ्या उंदरांना सांगितले मनी मनीमावशीच्या चेहऱ्यावर थोडा जरी राग दिसला तरी लगेच पळून जा दुसऱ्या दिवशी परत सगळे उंदीर रांगेनं निघाले नेहमीप्रमाणेच अंबूनं हाक मारली शंभू तू कुठे आहेस बस आता मनी मनीमावशीचा राग अनावर झाला तिनं उंदरावर एकदम झडप घातली उंदीर तर आधीपासूनच तयार होते ते असं थोडंच फसणार होते विजेच्या वेगानं पळाले आणि लपून बसले मनीमावशी मात्र आपलेच दातोट खात बसून राहिली